पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद लवाणकर तंत्रिका दहावी एका शहरात भद्रसेन नावाचा एक राजा राज्यप्रि होता त्याला सर्व गुणसंपन्नाशी रत्नवती नावाची एक मुलगी होती एक राक्षस तिच्यावर लुग्ध झाला होता तो रात्री येऊन तिला त्रास देत असे तिच्या होती एक रेषा काढलेली होती मंत्र मंत्रभावामुळे राक्षसाला ती रेषा ओलांडता येत नसे त्यामुळे तो तिला कळवून नेऊ शकला नाही राक्षस जवळ आला ती राजकन्या अगदी भेऊन कापत असे असे काही दिवस गेल्यावर एकदा राक्षस तिच्या खोलीत कोपऱ्यात उभा असताना राजकन्या आपल्या मैत्रिणीला म्हणाली सखे हा आकाली रोज येऊन मला छळीत असतो याच्या प्रतिकाराचा काही उपाय आहे का त्या ऐकून राक्षस मनात म्हणाला नक्कीच माझ्याप्रमाणे दुसरा कोणीतरी अकाली नावाचा राक्षस हिला पळवून नेण्याकरिता रोज इथे येत असला पाहिजे तोही हिवून घोड्याचे रूप घेऊन इतर घोडे आहेत तेथे जाऊन उभे राहावे व ह्या दुसऱ्या राक्षसाचे रूप कसे आहे त्याचा प्रभाव किती आहे ते पहावे त्याप्रमाणे तो घोड्याचे रूप घेऊन इतर घोड्यांच्या मध्ये जाऊन उभा राहिला त्याच वेळेस घोडा तोरण्याकरिता एक चोर राजवाड्यात शिरला सर्व घोड्यात हाच घोडा त्याला चांगला दिसल्यामुळे त्याच्यावर तो बसला राक्षस मनात म्हणाला हा काल राक्षस मला चोर समजून रागाने मला मारण्याकरिता तिथे आलेला दिसतो आता काय करावे असा विचार तो करीत असतानाच त्या चोराने त्याच्या तोंडात लगाम घातला आणि चापकाने त्याला एक फटकारा मारला घोड्यात रूप घेतलेला राक्षसही घाबरून पडायला लागला थोडे दूर गेल्यावर चोर लगाम खेचून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला लगाम कितीही खेचला तरी त्याचा काही उपयोग होत नाही असे पाहून तो चोर मनात म्हणाला इतका लगाम खेचून हा थांबत नाही तेव्हा हा खरा घोडा दिसत नाही खात्रीने हा घोड्याचे रूप घेतलेला राक्षस आहे आता खूप माती असलेली जागा पाहून तिथे खाली उडी टाकावी नाही आपले प्राण काही वाचत नाही असा विचार करीत चोर मनात देवाचे दे स्मरण करीत असताना तो घोडा एका वडाच्या झाडापाशी आला त्याबरोबर झाडावरून लोंकळणारी एक पारंबी त्याने घट्ट धरली आणि ते धोळेही एकमेकांपासून अलग झाले दोघांनाही आपले प्राण वाटल्याबद्दल झाला त्यावर राहणारा एक वानर त्या राक्षसाचा राक्षसाला पाहून त्याने विचारले का पळतो आहेस तू हा मनुष्य तुझा भक्ष आहे वानराचे बोलणे ऐकून राक्षस आपले मूळचे रूप घेऊन मागे वळून पाहू लागला वानराने राक्षसाला परत बोलावलेले पाहून चोराने रागाने वानराची डोंबत असलेली शेती तोंडात धरून कडकडून चावली तेव्हा हा कोणीतरी बलाढ्य राक्षस दिसतो असे वांदराला वाटले आणि डोळे मिटून व तोंड दाबून धरून कष्टाने तो वेदना सहन करीत राहिला राक्षस त्याला त्या अवस्थेत पाहून म्हणाला तुझा चेहरा पाहून तुला आकारी राक्षसानेच पकडलेले दिसते मला माझे प्राण पाहिजे असतील तर इथून पाहिजे असे म्हणतो पडत गेला गोष्ट संपून सुवर्ण सिद्धी म्हणाला आता मला निरोप म्हणजे मी घरी जातो तुझ्या लोभाचे प्रायश्चित्त भोगी तू इथेस राहा हे खरे नाही चक्रधर म्हणाला मनुष्याला वाईट अगर चांगले फळ दैवगतीने मिळत असते भोवताली सर्व समुद्र अभेद्य नगर रक्षण करणारे चांगले योद्धे कुबेराची संपत्ती स्वतः शुक्राचार्य प्रणी राजनितीत पारंगत असे असताना सुद्धा रावण दैव मारला गेला आंधरा कुगडा आणि तीन स्तन असलेली राजकन्या ही अन्यायाने वागली पण दैव अनुकूल असल्यामुळे त्यांचे चांगले झाले सुवर्ण सिद्धी म्हणाला हे कसे चक्रभर म्हणाला आई